अध्याय अठरावा राजा परीक्षिताला शृंगी ऋषींचा शाप सूत म्हणाले अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही ब्राह्मणाच्या शापाने त्याला दंश करण्यासाठी तक्षक त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते त्याने सर्वांची आसक्ती सोडली गंगा तटावर जाऊन श्री शुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात त्या कथामृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात अंतकाली मोह होत नाही कलीचा काही प्रभाव पडला नाही ज्या दिवशी ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला त्याच वेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग वादे होते भ्रमणासारखे सार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्य कर्माचे परंतु शरीराने केल्यावर प्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणाऱ्या आणि निश्चयी पुरुषांना घेणाऱ्या कलीला काय किंमत आहे धर्महीन मनुष्यानं मात्र आपल्याकडे आकर्षण घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो ऋषींना आपण विचारलेले भगवंतांच्या कथानी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपण सांगितले वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणाऱ्या जितक्या कथा आहेत त्या सर्वांचे कल्याण इच्छणाऱ्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे ऋषी म्हणाले सूत महोदय आपर्घायुष्य लाभू कारण जन्म मृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा भगवान काही भरसा नाही अशा वेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मधुमधुर अमृत आम्हाला पाजत आहात भगवतप्रेमी भक्तांच्या क्षणभर झालेल्या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 म्हणून आपण सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय असलेल्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी परम प्रेम असणाऱ्या बुद्धिमान परीक्षिताने श्री शुकदेवानी केलेल्या ज्या ज्ञानाच्या उपदेशाने मोक्ष स्वरूप भगवंतांच्या चरण कमलांची प्राप्ती करून घेतली आपण ते ज्ञान आणि परिक्षिताचे परमपवित्र उपाख्यान यांचे वर्णन करा यामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवत प्रेमाचा अद्भुतिष्ठेचे निरूपण केलेले असेल शिवायच्या लिलांचे वर्णन केलेले असेल असे प्रसंग भगवान त्यांच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो सूत म्हणाले अहो विलोम जातीमध्ये म्हणजे उच्च माता कनिष्ठ कु पितापासम हो महत्मा पुरुष जन्म सफल महापुरुष कनिष्ठ कुछ मनोव्यथा तत्काल होते भगवंत एकमेव आश्रय है अशा सत्पुरुषांत का भगवंत शक्ति अनंत है अनंत है आणि त्यांच्या अंगी वसणाऱ्या अनंत गुणांमुळे त्यांना अनंत असे म्हटले जाते भगवंतांच्या गुणांशी बरोबरीही त्यांच्या गुणांची विशेषता समजण्यासाठी एवढे सांगणेच पुरेसे आहे की जिच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादी देवांना सोडून भगवंतांनी इच्छा न करताही लक्ष्मी भगवंतांच्या चरणकमल रेवन करीत आहे ब्रह्मदेवानी भगवंतांचे चरण धुण्यासाठी केले होते रूपाने वाहू लागले हे महादेवासहित सर्व जगाला पवित्र करीत आहे अशा स्थितीत या त्रिभुवनात श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त भगवान शब्दाला दुसरा कोण पात्र होऊ शकतो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 माझ्या कुवतीनुसार सांगत आहे जसे पक्षी आपल्याला शक्तीनुसार आका, आकाशात उडतात तसेच विद्वान लोक सुद्धा आपल्या बुद्धीनुसार राजा परीक्षित धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता पशूंच्या मागे धावता धावता तो थोकून गेला आणि त्याला अतिशय तहान आणि भूक लागली जवळपास कुठे जलाशय दिसला नाही तेव्हा तो जवळच्याच एका गेला। ताने पाहले एक ऋषि आश्रम गिथे पी एक ऋषि डोले बंद कर आसना शांत चित्ताने ने बसले इंद्रिये प्राण मन बुद्धि निरोध के बाह्य जगप निवृत्त होते जागृति स्वप्न सुषुप्ति या तीन ही अवस्था पलिक निर्विकार ब्रह्मरूप तुरीय अवस्थे स्थिर होते विस्कटले जटां कृष्ण मृगाजीराने त्यांचे शरीर जवळजवळ झाकले गेले होते तहने घसा कोरडा पडला असल्याने राजा परीक्षिताने तशा अवस्थेतही त्यांच्याकडे पाणी मागितले जिथे राजाला बसण्यासाठी दर्भासन मिळाले नाही भूमीवर बसा असेही कोणी म्हणाले नाही तिथे अर्ध आणि आदर मधुरवाणी कुठून मिळणार तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला शो राजा, राजा भूक आणि तहानेने व्याकुळ झाला होता म्हणून लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्षा आणि क्रोध उत्पन्न झाला असा प्रसंग त्याच्या जीवनात पहिल्यांदाच आला होता तिथून परत जातेवेळी क्रोध विवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानीकडे निघून गेला परीक्षिताच्या मनात असे आले की यांनी डोळे मिटले आहेत त्या खरोखरच इंद्रिय आवरून घेतली आहेत का काय का राजश आपल्याला काय कर्तव्य आहे असे मानून खोटे खोटे समाधीचे सोंग घेतले आहे त्या शमीचा ऐकले की राजाने आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केले आहे तेव्हा तो म्हणाला उष्ट्या अन्न खाणाऱ्या कावळ्यांप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्न दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही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 क्रोधाने लालघडक झालेल्या डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याने करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे सब माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दंश करेल यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आणि आपल्या पित्याच्या गळातील साप पाहून त्याला अतिशय दुःख झाले आणि तो धाय मोकलून रडू लागला विप्रवर्ष होऊ नका शमीनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले त आपल्या गळ्यात एक मेलेला साप आहे सापाला फेकून देऊन त्याने आपल्या मुलाला विचारले पुत्रा तू का रडत आहेस कुणी तुझा अपमान केला काय असे विचारल्यानंतर मुलाने सर्व हकीकत सांगितले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 चोर डाकूंची संख्या वाढते ते आपण देणे इत्यादी करतात इतकेच नव्हे तर पशु स्त्रिया आणि धनसंपत्ती लूट करतात त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचारयुक्त आर्य धर्म लुप्त होतो संपत्तीचा लोभ आणि कामवासनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर करतात सम्राट आणि आहेत। धर्मधुर व्याकूल होश्रमित आते शाप देने कभी ही योग्य नहीं अज्ञान बाला निष्पाप सेवक अ राजा अपराध किया सर्वान्तरत्मा भगवान करो भगवन त्यांच्या भक्तांमध्येही बदला घेण्याची शक्ती असते परंतु ते दुसऱ्यांनी के केलेला अपमान करणे किंवा मारहाण करणे महामनिशमिकांना पुत्राने केलेल्या अपराधाचा मोठा पश्चाताप झाला राजा परीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही महात्म्यांचा स्वभावच असा असतो की जगातील दुसरे लोक जेव सुख दुख रूपी द्वंद्वत ते सहसा आनंदित कि व्यथित होत नहीं कारण आत्म्या स्वरूप तो गुणां पलीक है महित अध्याय वा समाप्त